श्रीमत भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय संसार रूप अरण्याचे स्पष्टीकरण श्री शुकाचार्य म्हणतात देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदामुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहतात त्या कर्मानीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग वियोग रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो त्याच्या अनुभवाची मन आणि पाच इंद्रिये ही सहा दारे होत त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्यामध्ये दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोहोचतो तेथे भटकत असता त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते अनेक विघ्नांमुळे तेथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही तरीसुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी व श्री, श्री गुरुदेवांच्या चरणारविंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्तभ्रमरांच्या मार्गाने जात नाही मना सहित सहा इंद्रिये या संसारवनात आपल्या कर्माच्या दृष्टीने दाखूप्रमाणे आहेत से कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर तो तर परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकीही नसतो आणि मन ताबत रह धर्मोपयोगी धनालाही मना मनासहित सहा इंद्रिय पहाने स्पर्श करने ऐकने स्वाद घेने वास घेने संकल्प विपक विकल्प करने निश्चय करने वृत्ति द्वारा गृहस्थोचित विषयभोग फसव तो अशा प्रकारे लुटला जो की जसे बेईमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात एवढेच काय त्या संसारवनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात त्या अर्थलोरूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही देखत अशा प्रकार हिसकावन घनगर राखण करीत मेढा पलवुनो जसे, जसे एखादे न भाजले शेत दरवर्षी नांगरट के बी पेर वे आर पुनः झुड़पे वेली गवत इत्यादि ने भरन जमा हा गृहस्थाश्रमी कर्मभूमि ये सुधा कर्मा से सर्वथा उच्चाटन कभी होत नहीं कारण हे घर कामनांचा पेटार आहे त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या इच्छा आणि कर्माने कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्वनगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो नंतर खाणेपिणे स्त्री संघ इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून तो मिळवण्यासाठी आषाढूत जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या वेताळाच्या मागे धावतो कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर अन्न पाणी धन इत्यादीमध्ये आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ दोल फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेतो तेव्हा तो प्रेमाने अंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळाव्याच्या धर्ममर्यादाचाही विचार करीत नाही त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो कधी आपले आपणच एखाद्या वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादिकालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्यामुळे विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या अस्वलांप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्यांप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्याने याचा कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात पूर्वपुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणेच मेल्यासारखा होऊन जातो आणि तो कुचला कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरीप्रमाणे आहेत ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपडत नाही उपयोगी पडत नाही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 पिता आणि पुत्र यांच्या एखाद्या तुकडाही ज्याच्याजवळ पाहतो त्यांना फाडून खायला तो तयार होतो कधी वणव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो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 लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेवाते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनराळ्या अडचणींमुळे क्लेश बघून काटेकुटे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावी सोडून आपल्या कुटुंबावरच चिडतो नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जनवनात फेकल्या गेलेल्या मुर्द्याप्रमाणे झोपून राहतो त्यावेळी त्याला कशाची शुद्धी राहत नाही कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता हे त्याचे दात पडून जातात तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी अंधाराप्रमाणे या नरकरूप अंधाऱ्या विहिरीत पडून जाऊन पडतो कधी विषय सुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून लपून परस्त्री किंवा परधन लुबाडू तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जी वाला संसारात जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याही पासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबारतो अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात एके ठिकाणी राहत नाहीत कधी कधी थंडी वारा इत्यादी अनेक आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांचे निवारण करण्यास असमर्थ ठरण्याने अपार चिंतेमुळे ते उदा तो उदास होऊ लागतो कधी एकमेकात देवघेचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्याच्याही पेक्षा कमी धनाची चोरी करतो तेव्हा या भेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो पूर्वीच्या विघ्नाव्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख रागद्वेष भय अभिमान चुका उन्माद शोक मोह लोभ मत्सर ईर्षा अपमान तहानभूक आधिव्याधी जन्म वृद्धावस्था मृत्यू इत्यादी पुष्कर्षी अन्य विघ्ने येतात एखाद्यावेळी देवमाया स्त्रीचा स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत घडून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे नेत्रकटाक्ष आणि हावभाव यामध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूचे आयुध आहे परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे ते नेहमी दक्षराहून फिरत असते वेगाने बदलणाऱ्या बाल्य तारुण्य इत्यादी अवस्था या त्याच्या वेगच आहेत त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्राती क्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही त्याची भीती ओळखू सुद्धा त्याचे कालचक्र स्वतःचे आयुध आहे त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेर्यात अडकून कावळे गिधाडे बगळे वटवागुळ यासारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो ज्या देवतांचा फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रामध्येच उल्लेख आहे तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच पण हाही जेव्हा त्याच्या कचाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो परंतु उपनयन संस्कारानंतर श्रौतस्मार्थ कर्माद्वारे भगवान यज्ञपुराच्याची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाहीत म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्र कुळामध्ये प्रवेश करतो ज्यांचा स्वभाव धर्म वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंब पोषण आणि स्त्री सेवन करणे एवढाच असतो तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणे इत्यादी विषयभोगात अडकल्याने त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही लौकिक सुख हेच ज्यांचे फळ आहे अशा वृक्षजातीप्रमाणे घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्री पुत्रांमध्ये आशक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादि विषयभोगातच घालवितो अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगपी पर्वता गुहेत अड़कून तेथे रहूप हत्ती भीति भीत कभी थंडी, वारा इत्यादि अनेक प्रकार आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक दुखांवृत्ति करना तो जेव स्वतल होतोड़ी अपार विषया चिंतने तो खिन्न होत कभी अपापसत खरे विक्री करता लबाड़ी के लिए थोड़े धन तै हा लगते कभी धन संपल्यावर संपला जेवर जो जोपने बसने खाने इत्यादि आवश्यक सामग्री रहित न भोग भोग तो चोरी इत्यादी वाइट मार्गा ते मिलना निश्चय करो क्या क्या सभीकड़ू दुसरकड़ून अपमानित वहा लगते अशा प्रकार धना आसक्ति ने एकमेक वैरभाव वाढ़ हा अपने पूर्वी लाचार हो वैवाहिक संबंध जोड़ो तो और तोड़ सुधाया संसार मार्ग पर चलना हा जीव अनेक प्रकारचे क्लेश और विघ्ना त्रस्त हो वटे एखाद वेव आपत्ति कि जो को मृत्यु पवतो सोड़ो नव्या जन्म ले संगत धरतो कधी कोणासाठी शोक करतो कोणाचे दुःख पाहून मूर्छित होतो कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो कोणाशी तंटा करतो काही संकट आले तर रडू ओरडू लागतो कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो कधी गाऊ लागतो तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही साधूवृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधूसंगतीपासून नेहमी वंचित राहतो अशा प्रकारे हा नेहमी पुढेच जात आहे जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोहोचत नाही ज्यांनी सर्वप्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे ते निवृत्तीप्रायण संयमी मुनिजनच त्याला प्राप्त करू शकतात दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजर्षी सुद्धा येतपर्यंत पोहोचू शकत नाहीत ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात तसेच जिच्याविषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकात जातात आपल्या पुण्यकर्मूपुण्यकर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकात जाणाऱ्यांचीही हीच दशा होते राजर्षी भरताच्या विषयी असे म्हणतात जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरताच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही पुण्यकर्ती श्रीहरीमध्ये अनुरुप्त होऊन त्यानी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री पुत्र मित्र आणि राज्य यांचा सुद्धा तारुण्यावस्थेच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी पुत्र स्वजन संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता असुस्थ ज्या असतात परंतु जी स्वत त्यांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती हे सर्व त्यांनाच शोभणारे होते कारण ज्या महानुभावांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले आहे त्यांच्या दृष्टीने मोक्षपद सुद्धा तुच्छ आहे मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामध्ये निपुण योग स्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादन प्रकृतीचे अधिश्वर यज्ञमूर्ती अशा सर्वांतरी आम्ही श्रीहिरी श्रीहरींना नमस्कार असो <coughs> मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्चारवात ते म्हणाले होते की धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामध्येच निपुण योगस्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादक प्रकृतीचे अधीश्वर यज्ञमूर्ती अशा सर्वांतरीया मी नमस्कार असो राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्माची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे लोकांमध्ये सुयश वाढविणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे जो पुरुष हे ऐकतो दुसऱ्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात त्याला दुसऱ्यांकडे काहीही मागावे लागत नाही इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्या संहिता पंचमस्कंधे भरतोपाख्याने पारोक्षविवण नाम चतर्दशोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरय नम